श्रीमद् भागवत महापुराण स्कंध आठवा अध्याय एकविसावा बलीचे बंधन श्री शुक म्हणतात परीक्षिता भगवंतांच्या चरणांच्या नखचंद्राच्या सत्य लोकाचे तेज फिके पडलेले पाहून त्या तेजाने व्याप्त ब्रह्मदेव मरीची इत्यादी ऋषी सनंदन इत्यादी नैष्ठिकी ब्रह्मचारी व योगी यांच्यासह भगवंतांच्या चरणकमला सामोरे आले वेद उपवेद नियम यम तर्क इतिहास वेदांगे आणि पुराण संहिता तसेच ज्या लोकांनी वायूने ज्ञानाग्नी प्रज्वलित करून कर्ममळ भस्म करून टाकला ते महात्मे याच चरणकमलांच्या स्मरणाच्या महिम्याने ते सर्वजण कर्माच्या द्वारा प्राप्त न होणाऱ्या सत्यलोकास पोहोचले होते अशा सर्वांनी भगवंतांच्या चरणांना वंदन केले भगवंतांच्या नाभिकमळापासून उत्पन्न झालेल्या पवित्र कीर्ती ब्रह्मदेवाने स्वतः भगवंतांच्या वर आलेल्या चरणांचे अर्धपाद्याधिकांनी पूजन केले आणि भक्तिभावाने त्यांची स्तुती केली परीक्षिता ब्रह्मदेवाच्या कमंडलूतील तेच पाणी विश्वरूप भगवंतांचे चरण धुतल्याने पवित्र झाल्यामुळेच गंगारूपाने आकाशमार्गाने पृथ्वीवर उतरून तिन्ही लोकांना पवित्र करते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 अक्षता फळे अंकुर भगवंतांचा महिमा आणि प्रभावाने युक्ताशी स्तोत्रे जय जयकार नृत्य वाद्ये गाणी शंख नाद आणि दुंदुभीच्या शब्दांनी भगवंतांचे पूजन केले त्यावेळी वृक्षराज जांबवानाने मनोवेगाने धावत जाऊन सर्व दिशांमध्ये ढोल वाजवून भगवंतांच्या विजयोत्सवाची घोषणा केली दैत्याने पाहिले कि तीन पावले जमीन मागण्याचा बहाणा करून वामनाने यज्ञ करणाऱ्या आपल्या महाराजांची सगळीच पृथ्वी बळकावली त्यामुळे अत्यंत चिडून जाऊन ते म्हणाले अरे हा सामान्य ब्राह्मण नाही हा सर्वात श्रेष्ठ मायावी असा विष्णू आहे ब्राह्मणाच्या रूपात लपून राहून हा देवांचे काम करू इच्छितो जेव्हा आपल्या स्वामी आमच्या स्वामींनी यज्ञ दीक्षा घेऊन कोणालाही दंड करणे सोडून दिले या शत्रूने ब्रह्मचार्या वेश धारण करून अगोदर विनंती नंतर मात्र आमचे सर्वस्व हिरावन घवामी नेहम्मीत सत्यनिष्ठ हैं शिवाय यज्ञा दीक्षित तसेचते ब्राह्मण भक्त आन दयालु मन कभी खोटे बोलू शकत नहीं अशा परिस्थित या शत्रुला मारने हाच आम धर्म है क्या आपके असा विचार करून बलीच्या सेवक असुरांनी आपापली शस्त्रे उचलली परीक्षिता बलीची इच्छा नसताना सुद्धा ते सर्वजण अतिशय संतापाने त्रिशूल पट्टे घेऊन वामनांना मारण्यासाठी त्यांच्यावर तुटून पडले परीक्षिता जेव्हा भगवंतांच्या पार्षदांनी पाहिले की दैत्यांचे से सेनापती आक्रमण करण्यासाठी धावून येत आहेत तेव्हा तुच्छतेने हसून त्यांनी आपापली वस्त्रे उचलली आणि त्यांना रोखून धरले नंद सुनंद जय विजय प्रबल बल कुमुद कुमुदाक्ष विश्वक्षेन, गरुड जयंत श्रुतदेव पुष्पदंत आणि सात्वत, हे दहा दहा हजार भक्तींचे बळ असणारे पार्षद असुरांच्या सेनेचा संहार करू लागले ते पार्षद आपल्या सैनिकांना मारित आहेत आणि तेही संतापलेले आहेत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 आणि दुःख देण्यास समर्थ असतो त्याला आपल्या प्रयत्नांनी दाबून टाकणे माणसाच्या शक्तीचा बाहेरचे काम आहे जो अगोदर आमची उन्नती आणि देवतांची अवनती याला कारणीभूत झाला आहे तोच भगवान काल आता त्यांची उन्नती आणि आमच्या अवनतीला कारण होत आहे बळ मंत्री बुद्धी तटबंदी मंत्र औषधी आणि साम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 आपल्या स्वामीचे म्हणणे ऐकून भगवंतांच्या पार्शदांकडून पराभूत झालेले दान आणि दैत्य सेनापती रसातळाला निघून गेले ते गेल्यावर भगवंतांच्या मनातील गोष्ट जाणून पक्षीराज गरुडाने वरुणाच्या पाशाने बलीला बांधले त्या दिवशी त्याच्या अश्वमेध यज्ञामध्ये सोमपान होणार होते जेव्हा सर्वशक्तिमान भगवान विष्णूनी बलीला अशा प्रकारे बांधविले तेव्हा पृथ्वी आकाश आणि सर्व दिशांमध्ये हाहाकार उडाला जरी वरुणाच्या पाशाने बली बांधला गेला होता जरी त्याची संपत्ती गेली होती तरी सुद्धा त्याची बुद्धी स्थिर होती आणि लोक त्याच्या उदार यशाचे गायन करीत होते परीक्षिता त्यावेळी भगवान बलीला म्हणाले हे असुरा तू माला तीन पावले जमीन दिल होतीस दोन पाला मी सर्व त्रैलोक्य वापले आता तिसरे व्यवस्था कर जिथपर्यंत सूरया की किरणें पोचत जिथपर्यंत नक्षत्र चंद्रां कि पोचत जिथपर्यंत ढग जाऊन वर्षाव करता तिथपर्यंत की पृथ्वी तुझा आधिपत्याखा होती तुझा देखत मी माया एक भूलोक शरीरा ने आकाशव दिशा और दुसर पावला स्वरलोक व्यापला है अशा प्रकारे तुझे सर्वस्व मजे जाले तू जी प्रतिज्ञा केली होतीस ती पुरी न के कारण ने आता तुला नरक जाऊन रहा लागेल तुझा गुरु की तो यह बाबतीत संमति है आता तू नरक प्रवेश कर जो याचका देना की प्रतिज्ञा करू नकार अशा प्रकार फसवतो त्याचे सर्व मनोरथ व्यर्थ होतात स्वर्गाची तर दूरच, त्याला पड़ावे लागते। मी मोठा गोष्टीचा असे खोटे बोलण्याचे फळ म्हणून तू काही वर्षेपर्यंत नरक यातना भोग इति श्रीमद भागवते महापुराणे पारमहुश्याम संहितायाम अष्टमस्कंधे वामन प्रादुर्भावे बली निग्रहो प्रादुर्भा बलिग्रहो नामकोध्याय श्रीकृष्णारणमस्त हरेये नम